कंध तिसरा अध्यायसतरावा हिरण्यकशिपू आणिचा जनरविजय मैत्रे उवाच निशम्यात्मभुवा गीत कारण शंक यज्जिता ततसेण्यवर्त थ्रिवाय दिव कस ओम नमो नारायणाय मैत्रे म्हणाले विदुरा ब्रम्हदेवांनी सांगितल्यानंतर देवतांना अंधार होण्याचे कारण समजले आणि त्यांच्या शंकेचे निवारण झाले नंतर ते सर्वजण स्वर्गलोकात परत आले इकडे दितीला आपल्या पतींनी सांगितल्याप्रमाणे पुत्रांकडून लोकांचा उद्रव उपद्रव होईल अशी शंका होतीच जेव्हा शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्या साध्वीनं जुळ्या पुत्रांना जन्म दिला त्यांच्या जन्माच्या वेळी स्वर्ग पृथ्वी आणि अंतरिक्षात अपशकून होऊ लागले त्यामुळे लोक पृथ्वी आणि पर्वतावर भूकंप होऊ लागले सर्व दिशांमध्ये आगी लागू लागल्या उल्कापात होऊ लागले विजा पडू लागल्या आणि आकाशात अनिष्ट सूचक धूमकेतू दिसू लागले वारंवार सु सू करीत मोठमोठ्या वृक्षांना उन्मळून टाकीत बोचरा आणि असह्यासा सावारा वावटळी सेना आणि धुळीचे ध्वज घेऊन वाहू लागला विजा जोरजोरात जणू हसत होत्या मेघांनी असे रूप धारण केले की सूर्य चंद्र इत्यादी ग्रह लुप्त होऊन आकाशात अंधार पसरला त्यामुळे कोठेच काही दिसत नव्हते दुःखी मनुष्याप्रमाणे समुद्र आक्रोश करू लागला त्यात मोठमोठ्या लाटा उचलू लागल्या आणि त्यात राहणाऱ्या जलचरात हलकल्लोळ उडाला नद्या आणि जलाशयांमध्ये खळबळ माजली आणि त्यातील कमळे सुकून गेली राहुने ग्रासलेल्या सूर्य आणि चंद्र यांना खळी पडू लागली आकाशात ढग नसतानाही गडगडाट होऊ लागला आणि गुहांमधून रथांच्या गडगडाटासारखा आवाज येऊ लागला गावांमधून गिधाडे आणि घुबडे यांच्या भयानक चितकारांबरोबर भालू तोंडातून धगधगती आग बाहेर उकून अमंगल ओरडू लागला सगळीकडे कुत्री माना वर करून कधी गाण्यासारखे तर कधी रडण्यासारखे निरनिराळे आवाज काढू लागले विदुरा गाढवांच्या झंडीच्या झंडी आपल्या कठोर खुरांनी जमीर उकरीत व खिंकाळत मस्तवाल होऊन इकडे तिकडे धावू लागल्या गाढवांच्या खिंकाळण्याने भयभीत होऊन पक्षी चिवचिवाट करीत आपल्या घरट्यातून उडून जाऊ लागले गोठ्यात बांधलेले आणि वनात चरणारे गाय बैल आदी पशू भीतीने मलमूत्र करू लागले गायी तर अशा घाबरून गेल्या की धार काढताना त्यांच्या आजळातून रक्त येऊ लागले मेघ पुवाचा वर्षाव करू लागले देवांच्या मूर्तींच्या डोळ्यातून अश्रू लाग वाहू लागले आणि वादळाशिवाय वृक्ष उन्मळून पडू लागले शनी राहू इत्यादी क्रूर ग्रह प्रबळ होऊन चंद्रगुरु इत्यादी सौम्य ग्रह आणि बऱ्याचशा नक्षत्राना ओलांडून वक्र गतीने चालू लागले तसेच अपापसात युद्ध करू लागले असेच आणि इतरही अनेक भयंकर पशकून पाहून सनकाधिक सोडून इतर सर्व जीव भयभीत झाले आणि त्या उत्पातांचे मर्म न कळल्यामुळे त्यांना वाटले की जगाचा प्रलय होणार ते आदिदैत्य जन्मान लगे अपने पोलादासन शरीर ने मोटे होशाल पर्वता सारखे तसे पूर्वी का पराक्रम ही प्रकटे उच होते कि सुवर्णमय मुकुटा टोक स्वर्गला स्पर्श करते विशाल शरीर मु सर्व दिशा आच्छादित होता दंडा मधे सोन्याचे बाजूबंद चमचम करीत होते जेव पृथ्वी पर एक एक पउलित होते भूकंप जाता उठन उमकना कमरपट्ट ने सूर्य ही निस्तेज वाटे तो दोगे जुड़े होते प्रजापति कश्यपा नामकरण के लिए जो स्वतः वीरिया गर्भा में प्रथम स्थापित होता त्याचे नाव हिरण्य कश्यपू ठेवले आणि जो दिच्या उदरातून प्रथम बाहेर आला तो हिरण्याक्ष नावाने प्रसिद्ध झाला ब्रह्मदेवाच्या वरामुळे हिरण्य कशपू मृत्यूभयापासून मुक्त झाला कारणाने मोठाच उद्धट होता त्याने आपल्या बाहुबलाच्या जोरावर लोकपालांसहित तिन्ही लोकांना वश करून घेतले होते तो आपल्या लहान भावावर हिरण्याक्षावर अतिशय प्रेम करीत होता आणि हा ही आपल्या ज्येष्ठ बंधूला प्रिय असेल तेच करीत असेल एक दिवस तो हिरण्याक्ष हातात गदा घेऊन युद्धाची संधी शोधित स्वर्गात जाऊन पोचला त्याचा वेग असही होता त्याच्या पायातील सोन्याच्या पैजणांचा झंकार होत होता गळ्यामध्ये विजय माळ त्याने धारण केली होती आणि खांद्यावर विशाल गदा ठेवलेली होती मनोबल शारीरिक बल, बल आणि ब्रह्मदेवानी दिलेला वर यानी तो उन्मत्त दाला होता, उन्मत्तम निरंकुश निर्भय अशा पाहून, गरुडाला पाहून, साप लपुन बसता त्या देव भीतिने लपुन बसले दैत्यराज हिरण्याक्ष ने पहले कि आप गर्विष्ठ इंद्रादी देव ही लपुन बसलेव न दिस तो भयंकर गर्दना करू लगे नंतर तो महाबली दैत्य तेथून परत फिरला आणि जलक्रीडा करण्यासाठी एखाद्या उन्मत्त हत्तीप्रमाणे खोल व गरजणाऱ्या समुद्रात शिरला त्याने समुद्रात पाय ठेवला त्याच वेळी भीतीने वरुणाचे सैनिक जलचर हपकून गेले आणि त्याने त्यांची छेड न काढताही त्याच्या धाकाने घाबरून ते खूप दूर पळून गेले महाबली हिरण्याक्ष पुष्कळ वर्षेपर्यंत समुद्रात फिरत आणि वारंवार वायुवेगाने उठणाऱ्या प्रचंड लाटांवर आपल्या पोलादी गदेचे तडाखे देत होता हे विदुरा अशा प्रकारे फिरत फिरत वरुणाची राजधानी असलेल्या विभावरीपुरीत तो जाऊन पोहोचला तेथे पाताळ लोकांचे स्वामी जलचरांचे अधिपती वरुणराजांना पाहून त्याने त्यांची खिल्ली उडवली आणि एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे प्रणाम करून थोडेसे हसून छद्मीपणे तो म्हणाला महाराज मला युद्धाची भिक्षा घाला प्रभो आपण तर लोकपाल राजा आणि मोठे कीर्तिमान आहात जे लोक स्वतःला मोठे वीर समजत त्यांच्या सामर्थ्याचा आपण चक्काचूर केला आणि पूर्वी आपण जगातील सर्व दैत्य दानवांना जिंकून राजसूय यज्ञसुद्धा केला होता त्या मदोन्मत्त शत्रूने याप्रमाणे उपहास केल्याने भगवान वरुणांना अतिशय क्रोध तर आलाच परंतु आपल्या विवेकाने तो गिळून त्याविर्जिते त्याला म्हणाले बंधो आम्हाला आता युद्ध करण्याची इच्छाच राहिली नाही जो तुझ्यासारख्या रणकुशलवीराला युद्धामध्ये संतुष्ट करील असा आम्हाला भगवान पुराणपुरुषाशिवाय दुसरा कोणी दिसत नाही दैत्यराज तू त्यांच्याकडे जा ते तुझी इच्छा पूर्ण करतील तुझ्यासारखे वीर त्यांचे गुणगान करीत असतात ते मोठे शूर आहेत त्यांच्याजवळ जाताच तुझा सगळा ताठा जिरून जाईल आणि तू कुत्र्यांनी घेरला जाऊन वीर शय्येवर निद्रा घेशील ते तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठी आणि सत्पुरुषांवर कृपा करण्यासाठी अनेक प्रकारची रुपये धारण करतात विपद्य वीरद विपद विस्म शहीशे वीरश्विवृत यस्विधा सता प्रशांतये, रूप धत्ते सदनुग्रहेम्दते महापुराणे पारंस्या संहितायां तृतीय स्कंधे हिण्यादिग्विजय सप्तशोध्याय श्रीकृष्णारणमस्त